न संपणारी गोष्ट बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे एक होता राजा त्याला गोष्टी ऐकायला फार आवडत असे एक दिवस त्यानं जाहीर केले की जो मला सर्वात मोठी लांबलचक गोष्ट सांगेल त्याला मी एक हजार सोन्याच्या मोहरा बक्षीस देईन ते ऐकून राजाला गोष्टी सांगायला बरेच लोक आले एका माणसाची गोष्ट संपायला एक आठवडा लागला दुसऱ्याची गोष्ट दहा दिवस चालू होती तिसऱ्याची गोष्ट एका महिन्यानं संपली या गोष्टी ऐकल्यावर राजा म्हणायचा तुम्ही सांगितलेली गोष्ट इतकी काही मोठी नव्हती आणि त्यांना बक्षीस न देताच परत पाठवून द्यायचा एका हुशार कथाकाराच्या कानावर जेव्हा ही गोष्ट आली तेव्हा काहीही करून राजाकडून बक्षीस मिळवायचा असा त्यानं निश्चय केला तो राजाकडे आला आणि म्हणाला महाराज मला एक खूप मोठी गोष्ट येते ती सांगण्यात माझा पूर्ण जन्म जाईल राजा हे ऐकून उत्साहानं म्हणाला असं असेल तर मग सुरू कर तुझी गोष्ट पण गोष्ट सांगणाऱ्यानं म्हटलं पण माझी एक अट आहे गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला पुढे पुढे असं विचारत राहायचं राजानं ही अट लगेच मान्य केली आणि गोष्ट सांगणाऱ्यानं आपली गोष्ट सुरू केली एका देशात एका वर्षी खूप पाऊस झाला छान पीक आलं पहा तिकडे धान्याचं डोंगर दिसू लागले ते पाहून त्या देशाच्या प्रधानानं आदेश दिला एक मोठे कोठार बांधा आणि हे सर्व धान्य त्यात नीट सांभारून ठेवा म्हणजे दुष्काळ पडला तरी आपल्याला काळजी करावी लागणार नाही या आद्येप्रमाणे एक मोठे कोठार बांधले गेले इतके मोठे कोठार कुठल्याच देशात नव्हते हे कोठार पाहायला दूरवरून लोक येऊ लागले या कोठारात हवा खेळण्यासाठी एक लहानसा झरोका ठेवला होता एक दिवस एक चिमणी या गोदामाच्या भोवती उडत होती तिला हा लहानसा झरोका दिसला भुर्रकन उडून ती गोदामात गेली तिनं धान्याचा एक दाणा घेतला आणि बाहेर आली तो दाणा तिनं आपल्या घरट्यात नेऊन ठेवला एवढी गोष्ट झाल्यावर गोष्ट सामणारा थांबला पुढे राजानं विचारले चिमणी उडत उडत आली आणि परत कोठारात गेली आपल्या चोचीत तिनं आणखी एक दाणा घेतला आणि आपल्या घरट्यात नेऊन ठेवला गोष्ट सांगणाऱ्यानं गोष्ट पुढे नेली पुढे राजानं विचारले दरवेळी चिमणी आली एक दाणा घेतला आणि बुर्रकन उडून तो आपल्या घरट्यात ठेवून परत आली अशी गोष्ट चालूच राहिली आता राजाचा धीर संपू लागला त्यानं विचार केला चिमणी कोठारातला एक एक दाणा घेऊन गेली हे ऐकण्यात माझे सगळे आयुष्य संपून जाईल पण कोठारातले धान्य काही संपणार नाही ही गोष्ट ऐकता ऐकता मला तर वेडच लागेल अरे देवा आता या गोष्ट सांगणाऱ्यापासून कशी सुटका करून घेतली पाहिजे राजानं लगेच आज्ञा दिली या गोष्ट सांगणाऱ्याला एक हजार मोहरा देऊन टाका मग राजानं सुटकेचा श्वास सोडला